पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण पंचेचाळीसावे तुरुंगामधील पशुपक्षी डेहराडूनच्या तुरुंगातील माझ्या लहानशा कोठडी तब्बल साडे चौदा महिने घालविल्यावर मी जणू काही त्या खोलीचा दगडातुळवटासारखा एक भागच होऊन गेलो आहे असे मला वाटू लागले चुना दिलेल्या भिंतीवरच्या खाच खळग्यांच्या जमिनीवरच्या व वाळविने किडलेल्या छपरातील वाशांवरच्या एकूण एक माझ्या परजयाच्या झाल्या होत्या खोलीच्या बाहेर अंगण होते त्यातील लहान गवताचे पंदे अगर दगडधोंडे दृष्टीला पडले तरी जुने मित्र भेटल्याप्रमाणे मला हर्ष होई माझ्या खोलीतदेखील मी एकट्या राहत नव्हतो बऱ्याच गांधील माशांनी आपला संसार तिथे थाटलेला होता वाशांच्या आड पुष्कळ पाली राहत संध्याकाळ झाली की भक्ष्य शोधण्यासाठी त्या बाहेर पडत विचार व भावनांचे ठसे वस्तू जातावर उमटत असत्या खोलीतील वातावरण अशा टशांनी भरून गेल असत व त्या चिमुकल्या जागेतील प्रत्यक्त वस्तूवर तहावाय सापडल असत इतर तुरुंगातून मला जास्त चांगल्या खोल्या मिळाल्या असल्या तरी ड्राडून येथे दिलि सवलत मला फार मोलाची वाटली मुख्य तुरुंग फार लहान होता तेव्हा आम्हाला तुरुंगाच्या तटबंदी बाहेरचा, पण तुरुंगाच्या आवाराच्या आत असलेल्या एका जुन्या कोठडी ठेवण्यात आले होते कोठडीसुद्धा इतकी लहान होती की हिडणे फिरणे तेथे शक्यच नव्हते म्हणून सकाळ संध्याकाळ बाहेर जाऊन दारापुढील सुमारे शंभर यार्डाच्या पट्टीत फिरण्याची मोकळीक आम्हाला मिळाली तेथून डोंगर शेते व दूर एक सजनिक रस्ता वगैरे दृष्टीच पडत ही सवलत खास माझ्यासाठी म्हणून देण्यात आली असे डेराडून तुरुंगातील सर्वच अबब वर्गातील कैद्यांना ती मिळत असे तुरुंगाच्या बाहेरच्या आवारातल्या दुसऱ्या एका इमारतीत युरोपियन कैद्यांची व्यवस्था होती आमच्या इमारतीभोवती तटबंदी नसल्यामुळे आतून डोंगराचे व बाह्य जगातील व्यापाराचे दृश्य दिसत असे दुसऱ्या इमारतीत ठेवण्यात आलेल्या युरोपियन व इतर कैद्यांनाही तुरुंगाच्या दारासमोर फिरण्याची मोकळीक होती बाहेरच्या वातावरणाला व वा देखाव्यानं मानसिकदृष्ट्या किती मोळ आहे याची बरोबर कल्पना तुरुंगाच्या उंज उंज भिंताच्या आड बरेच दिवस अडकून पडलेल्या कैद्यालाच ये शक्य आहे मोकळ्या वातावरणात फिरण्याची मला फार मौज वाट पाऊस काळी पावसाच्या सरीवर सरी पडत व घोटाभर पाण्यात चालावी लागे तरी सुद्धा बाहेर जाण्याचा क्रम मी सोडला नाही बाहेरची हवा कोणत्याही स्थळी मिळाली असती तरी मी ती सोडली नसती मग येथे तर काय जवळच उभ्या असलेल्या गगनचंबी दृश्य दिसत होती तुरुंगातील कंटाळावाण्या जीवनाचे मालीन्य, त्याच्या दर्शनामुळे बरेचसे झडून जाई कित्येक दिवस मला भेटी मिळत नसत कित्येक महिने मला एकट्याने काढावे लागले अशावेळी मला प्रिय वाटणाऱ्या गिरीशिखराकडे पाहण्याची सवलत मिळाली हे सुदैवच म्हटले पाहिजे माझ्या कोठडीतून पर्वतराजी दिसत नसली तरी तिच्या सान्निध्याची जाणीव मनात सतत जागत राही आणि वाटेकी जणू काही तिच्यात व माझ्यात जगाच्या डोळ्यांना न दिसणारा प्रेमभाव वाढत चालला आहे पक्ष्यांचे ते अगणित थवे दूर कोठे उडा एकाकी हा जलद जलदवळला तोही बाजूस आले मी एकांती गिरी शिखर हे न्याहाळी तो बसून अन्योन्यांचा मजसी गिरीला ए कधीही नशिन, शिन ली टाई पो कड़े पर्वतांकडे पाहण्याचा मला कधी कंटाळा येत नसे असे म्हणता येणार नाही पण त्यांच्याकडे पाहत बसणे हा एक विलक्षण अनुभव होता त्यांच्या सानिध्यामुळे मला फार समाधान वाटत असे कित्येक युगांच्या तपश्चरेच्या ज्ञानाने सांद्र व झालेल्या दृष्टीने ते नगाधीराज माझ्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मनोविकारांकडे जरा हसून बघत आहेत व माझे ताप दग्धमन शांतवित ता आहेत असा मला भास होई डेराडून येथील वसंत काळ फारच सुंदर असतो व खालच्या प्रदेशातल्यापेक्षा बराच अधिक काळ येथे त्याचे वास्तव्य होते वनश्रीची हिरवी वस्त्रे शिशिर ऋतूने हरण करून नेली होती झाड उघडी बागडी दिसत होती तिरुंगाच्या दारासमोर उभ्या असलखि चार प्रचंड पिंपळांची पाणीसुद्धा बहुत सगळीच्या सगळी गळून पडली याच मला नवल वाटल खडबडीत व वृक्ष असत पण वसंत वाताण त्यांच्या अंगात उब आली नवजीवनाला दिव्य संदेश त्यांच्या अनुरेनूपर्यंत जाऊन पोहोचला पिंपळामध व इतर झाडात एकाएकीजणू काही सरसजरू होऊन आतल्या आत काही गुप्त घडामोड चालू असावी तसे वातावरण त्यांच्या स्वभावावर उत्पन्न झाले थोड्याच दिवसात आश्चर्य घडून येईल आणि जिकडे तिकडे इवलाले लाले हिरवे कोंब डोकावू लागतील किती मनोरम दृश्य आहे हे पाता पाता लक्षावधी पल्लवांचा, पताका उभारल्या जाऊन सूर्यप्रकाशात तकाकू लागतील वायू लहरींबरोबर डोलू लागतील इतक्या थोडक्या अवधीत हो कोंबाची पाणी व्हावी हा केवढा चमत्कार आहे आंब्याची नवी पालवी तांबडसरस्ते ही गोष्ट माझ्या लक्ष्यापूर्वी कधीच आली नव्हती त्यांचा रक्त धुसर हिवाळ्यात काश्मीरातील टेकड्यांवर पसरणाऱ्या छटांप्रमाणे दिसतो पण तो रंग फार वेळ टिकत नाही आंब्याची पाणी लवकरच हिरवी होतात पावसाळा सुरु झाला की उन्हाळ्याचा ताप धुवून निघाला असे वाटून आनंद होई। पण चांगल्या गोष्टीचा केवळ केवळ अतिरेकही होतोस। डेराडून हे वरुणराजाचे मोठे आवडते निवासस्थान आहे सुरुवातीच्या पहिल्या पाच आठवड्यातच पन्नास साठ इंच सा पाऊस पडून जावायाचा बाहेर पावसाळी मुसळधार सुरू झाली की त्या अरुंद कोठडी छपरातून गळणाऱ्या व खिडकीतून झपाटणाऱ्या पाण्याचा मारा चुकवीत अंगाची घडी करून बसून राहण्यात काही मौज वाटत नसे डेराडूंचे शरद व हेमंत ऋतू मजदार असत आणि पाऊस नसेल तेव्हा हिवाळ्यातही मौज वाटे पण मेघगर्जना सुरू होऊन चपरावर पावसाच्या सरी तडतडू लागल्या आणि अंगाला धोमणारे वारे लागले की सोयीवार निवाऱ्याची जागा मिळावी जरा ऊब मिळावी म्हणून मनाची होऊ लागे कधीकधी गारांचे वादळ झाले आणि बैदुलाहून टपोऱ्या गारांचा चपरावरील पत्र्यांवर वर्षाव सुरु झाला म्हणजे अशा कांठळ्या बसवणारा आवाज होत असे की तोफा सुटू लागल्याचा भासवावा, मला एक दिवस विशेष आठवतो त्या दिवशीची तारीख चोवीस डिसेंबर एकोणीशे बत्तीस ही होती त्या दिवशी वादळ झाले ते विलक्षणच पाऊस सरका पडत होता थंडी मी म्हणत होती तुरुंगात त्या दिवसा इतका शारीरिक त्रास कधी झाल्याचे मला स्मरत नाही पण संध्याकाळी एकाएकी एक आकाश निवळले व शेजारच्या डोंगरटेकड्यांनी पांघरलेल्या पांढऱ्या हिमाची वाक पहिल्याबरोबर माझी उद्विग्नता कोटच्याकोड़ नाहीशी झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे नाताळच्या दिवशी हवा सुंदर पडली होती व हिमात छदित पर्वतांचे दृश्य नयनरम्य दिसत होते नहिमीच व्यवसाय बंद असल्यामुळे निसर्गाच्या लिलांकड़ आमचे लक्ष जाऊ लागल आम्हाला आढळणाऱ्या प्राण्यांची व कीटकांचीही आम्ही अधिक विचारपूस करू लागलो बारकाईनी निरीक्षण केल्यावर मला आढळून आल की तर कृमी माझ्या खोलीत व परड्यात वावरत आह मी एका किपणाबद्दल तक्रार सांगतो खरा पण माझ्या ओसाड भासणाऱ्या अंगणात जीवांची समृद्धी नांदत होती सरपटणारे अथवा उडणारे हे सर्व कृमी कीटक माझ्या वाटेस न जाता आपापली जीवनयात्रा आक्रमक असत मग मी तरी त्यांच्या जीवनात कावर अडवड करावी पण ढेकून व यांच्याबरोबर मात्र माझे अखंड वय चाललेले असे माशांच्याही बाबतीत थोडाफार तोच प्रकार होता गांधील माशा असल्या तरी मला चालत आणि शेकडो गांधील माशा माझ्या खोलीत नांदतही होत्या एक गांधील माशी मला चुकून चावली तेव्हा मात्र आमची थोडीशी जुंपली होती संतापून मी त्यांच्या कुळाचा संवार करण्यासाठी धावलो पण आपले घरदार सांभाळण्यासाठी त्या किती निकराने लढल्या घरट्यात त्यांची अंडी असावी आपल्या वाटेला जाणार नसतील तरी राहीनात का बिजाऱ्या असा विचार करून मी हात आखडता घेतला नंतर एक वर्षाहून अधिकचा काळ मी त्याच कोठडीत होतो गांधील माश्या माझ्या आजूबाजूला वावरत असत पण त्यांनी माझ्यावर केव्हाही हल्ला केला नाही आम्ही एकमेकांचा मान राखून राहत असो पाकोळ्या मला आवडत नसत पण त्यांच्याशी माझे वैर नव्हते संध्याकाळच्या अंधारात अगदी आवाज न करत्या त्या इकडून तिकडे भिरविरत जात अंधारात चाललेल्या वातावरणात त्यांचे देह डोळ्याना दिसत न दिसत मोठे विचित्र प्राणी थे त्यांचे मला भय वाटे कधीकधी त्या इतक्या जवळून उडत की त्यांच्या पंखांचा फटका तोंडावर बसेल अशी मला भीती वाटे खूप उंचावरुन वल्ली मारत वट वागुळे जात असत मुंग्या वाळवी वगैरे किटकांकडे मी तासन तास पाहत बसावायचा संध्याकाळ झाली की पाली बाहेर पडत आपल्या पक्षाची शिकार करीत आणि आपल्या शेपट्या मजेशीरितीने हलवीत शिवाशिवीचा खेळ खेळत गांधील माशांना पकडण्याच्या फंदात त्या सहसा पडत नसत पण पाठलाग करून मोठ्या शिताफिने गांधील माशांना तोंडाकडून पकडताना मी दोन वेळा पाहिले आहे त्यांचा दंश टाळण्याचीही सहज वृत्ती होती की पाली जाणून बुजून धोरणाने वागत ते सांगता येणार नाही झाडे जवळपास असली की खारीना तोटा नसतो तो प्राणी भारीस धिटुकला त्या आपल्या अगदी जवळ येतात लखनौच्या तुरुंगात असताना गटका घटका मी जरासुद्धा न हालता वाचत बसलो की एखादी खार पायांवरून चढून हळूच गुडग्यावर येऊन बसे व स्वभावावर दृष्टी टाके माझी तिची नजरानजर झाली की मात्र मी म्हणजे काही दगड झाड नाही अशी तिची खात्री होई आणि भयमोड होऊन किंचित काळ जेतल्या तेथे खेळल्याप्रमाणे बसून राही नंतर जी धूम ठोकी म्हणता खारीची चिमुकली पिले केव्हा केव्हा झाडवरून पडत मग त्यांच्याही येत असे व त्यांची चेंडूप्रमाणे गुंडाळून करून त्याला सुरक्षित जागी नेत असे कधीकधी पिलांची झुकामूक व्हावा याची एका सहकार्याला अशा प्रकारे चुकलेली खालीची तीन पिले सापडली त्यांची जोपासना ते करीत असत त्या चिमण्या जीवांना अन्य कसे घालावे याची मोठी पंचायत पडली पण खूप डोके चालवून एक मार्ग काढला हुडकून फाऊंडन पेन भरण्याच्या काचेच्या नळीला बोथी लावल्यावर त्यातून उत्तम प्रकारे दूध वगैरे पास्ता येऊ लागले सर्व तुरुंगात पारवे आढळून आले अल मोरा तुरुंग एवढा याला अपवाद होता नैनी तुरुंगात तर हजारो पारवे येत आणि संध्याकाळी त्यांच्या गर्दीमुळे आकाश व्याप्त होईल कधीकधी त्यांना मारून तुरुंगाचे अधिकारी फराळी करीत तेथे मैनाही दिसल्या पण त्या सर्वत्रच दृष्टीस पडतात डेरडून येथे माझ्या कोठडीच्या दारावरच त्यांनी आपला संसार थाटला होता मी त्यांना चारा असे पुढे त्या इतक्या मान की सकाळ संध्याकाळच्या खाण्यात जरा तिरंगाई झाली की त्या माझ्या अगदी शेजारी येत व जोर ओरडून आपला वाटा मागू लागत त्यांच्या खानाखुना पाहण्याची व त्यांची उतावळी बुडबड ऐकण्याची मोठी मौज वाटे नैनी तरुंगात हजारो पोपट होते माझ्या भराकीत भिंतीतल्या भोक्षातून कितीतरी पोपट रात। त्यांचे प्रियराधन मोठे मजेशीर रसे। कधीकधी एखाद्या मादीवरून दोन नरात सुंदोबसुंदी सुरु होई आणि युद्धाच्या व विजयवीराचे स्वागत करण्याची वाटपात महाजवळच बसून राहील डेहराडून तर फक्से होते त्यांच्या गाण्याची व किलबिलाटाची एकच गडबड उडून जावायची त्या सर्व वातावरणावर कोकिळेचा द्विधा व आरत असा स्वर निनादत असे पावसाळ्यात व त्याच्या जरा आधी वेडा पक्षी येई त्याला असे नाव का त्याचा उलगडा नंतर झाला बिचारा वेडा खराच रात्र असो दिवस असो ऊन असो मुसळधार पाऊस असो एकच एक सूर तो सारखा घुकत बसावायचा आमच्या छोट्या आवारात इकडे नसल्यामुळे आम्हाला हे पक्षी बघाव्यास सापडत नसत त्यांचे फक्त शब्द ऐकू येत पण आईदार म्हणले घेत घेत अस्मानात उंच झडत जाणारे गरुड व गारी मात्र दृष्टीस पडत त्यांच्याकडे मी टक लावून बघत असे ते एकदम खाली जेब घेत व पंख तसेच ठेवून नुसत्या वाऱ्याच्या झोतावर पुन्हा वर चढत मधून मधून पान कोंबड्यांचा कळपाई आमच्या डोक्यावरून उडत जाई बरेलीच्या तुरुंगात माकडांची एक पेटच वसली होती त्यांचे चाळे बघण्यासारखे असत एक प्रसंग माझ्या पक्का ध्यानात राहिला आहे एक माकड्याचे पिलू आमच्या वरात उतरून आले पण पुन्हा भिंत चढून त्याला वर जाता काही वॉर्डरांनी व कैद्यांनी त्याला पकडून त्याच्या गळ्यात तोरी अडकवली आपल्या पिलाची ही स्थिती पाहून भिंतीवर बसलेल्या त्याच्या आई बापांना संतावाला एकाएकीच्या जोडीपैकी एक दांडगा हुप्या भिंतीरुन खाली उतरला व पिलांबोधी जमलेल्या घोळक्यात त्याने सरळ मोरा धरून चाल केली वॉडरांच्या हाती दाट्या होत्या व ते परजतही ते होते तेथे जमलेले लोक देखील काही थोडे थोडके नव्हते अशा स्थितीत थेटला चढविणे म्हणजे दारसाचेच काम आहे निसंशय पण माकडाच्या बेछूट साहसाचा विजय झाला व मानवांचा तो घोळका घाबरून काट्या जागच्या जागी टाकून चारी वाटा पळत सुटला पिलाची सुटका झाली हे सांगावायच नकोच पण कधीकधी आवारात असेही पाहुणे येत की त्यांचा सत्कार करणे शक्य होत नसे आमच्या कुड्यातून पुष्कळदा विंचू सापडत वादळ होऊन गेले की ती हटकून यावायचे बिछाण्यावर हाती घेतलेल्या पुस्तकावर वाटेल तिथे ते, -ते, -ते उपटत असे असून मला एकदाही विंचू चावला नाही ही, ही मोठी नौलाची गोष्ट आहे एक भयंकर विषारी काळा कुळकुळी कुड़ असा विंचू मी बाटलीत घालून ठेवला होता त्याला मी माशा वगैरे खावायला देत असे नंतर एकदा त्याला दोर बांधून मी भिंतीवर टांगून ठेवला असता स्वारी तेथून पसार झाली तो सुटा असता पुन्हा त्याची माझी गाठ पडावी अशी माझी इच्छा नव्हती म्हणून मी खोलीतले सर्व सामान बाहेर काढले व कोणान कोपरा धुंडाळला पण वृश्चिक महाशयांचा पत्ता लागला नाही माझ्या खोलीत व खोलीच्या खोली जवळपास तीन चार वेळा सापई निघाले एकदा ती बातमी बाहेर फुटून लगेच वर्तमानपत्रातून ठळक अक्षरात छापली गेली खरे म्हणजे या प्रसंगांमुळे माझी जराशी करमणूक झाली तुरुंगातले आयुष्य इतके बेचव असते की त्यात थोडे जरी वैचित्र्य आले तरी ते हवेसे वाटते मी काही सापांचा चाहता नव्हे पण काही लोकांची साप म्हणला की दातखिळी बसते तशी माझी स्थिती होत नाही ते दंश करतील म्हणून अर्थात मला भीती वाटतेच आणि सर्प दिसला तरी स्व मी प्रयत्नही करीत असतो पण साप म्हणला की मला खिळच वाटत नाही किंवा माझी घाबरगुंडी उडाली असे होत नाही घोणीची मला सापापेक्षा अधिक भीती वाटते खरे बोलावयची तर त्यात भीतीचा अंश नसून साहजिक वाढणाऱ्या किळसाचा भाग अधिक आहे अलीपूर तुरुंगात असताना एके दिवशी पायावर काही भुळभुळल्यामुळे मी मध्यरात्री जागा झालो जवळच्या टॉर्चचा उजेड पाडून पहिला तो बिछाण्यावर एक घोण आढळली सहज प्रवृत्तींनी मी ताडकन अंतराच्या बाहेर उडी मारली तो इतक्या जोराणे की डोके जवळजवळ भिंतीवर आपटायचे पण थोडक्यात चुकले प्याव सांगितलेली सहज प्रेरणा म्हणजे काय चीज आहे ते त्यावेळी माझ्या लक्षात आले डेहराडूंडला असताना मी एक नवीन प्राणी पाहिला किंवा मी तो नव्यानेच पाहत होतो असे म्हणणे रास्त होईल तुरुंगाच्या दराशी उभा राहून मी तुरुंगावरील अधिकाऱ्याबरोबर काही बोलत होतो इतक्यात एक विचित्र प्राणी हातातून घेऊन जाताना एका माणसाला मी पाहिले जेलरने त्याला जवळ बोलविल्यावर बघितले तेव्हा अर्धवट शरड्यासारखा आणि अर्धवट सुसरीसारखा दोन फूट लांबीचा अंकुजदार नख्या असलेल्या व खवल्या खवल्याचा एक प्राणी नजरेस पडला त्या माणसाने त्या प्राण्याचे नाव बो आहे यासे असे सांगितले याचे काय करणार असे जलने विचारल्यावर हसून तो म्हणाला आम्ही याची भुज्जी म्हणजे एक प्रकारची कडी बनवणार तो माणूस जंगलचा रहिवासी होता नंतर एफडब्ल्यू चॅम्पियन यांच दि जंगल इन सनलाईट अँड शॅडो हे पुस्तक वाचून पाहता त्या जनावरांला इंग्रजीत पॅंगोलिन म्हणतात असे कळून आल लादतीच्या कैद्यांच्या भावना तशाच अतृप्त राहतात त्या अंशतः तरी तृप्त व्हाव्या म्हणून पुष्कदात्य जनावरे पाहतात साध्या कैद्यांना असे करण्याची मुभा मिळत नाही परंतु वॉर्डर लोकांना थोड्याफार सवलती घेता येतात व तुरुंगावरील अधिकारीही तिकडे कानाडोळा करतात तुरुंगातील सर्वांना आवडणारा प्राणी म्हणजे खार आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंगुसाचीही आवड असणारे लोक आढळून तुरुंगात कुत्र्यांना मज्जाव असला तरी मांजरांची तिथे बरी चलती आहे असे दिसते एका मांजरीच्या पिलाची व माझीही एकदा गट्टी जमली पण ते एका तुरुंगावरील अधिकाऱ्यांचे मांजर असल्यामुळे त्याची बदली झाल्यावर तो ते घेऊन गेला व मला मात्र चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागले तुरुंगात कुत्र्यांना मनाई असून देखील एकदा माझ्या गळ्यात कुत्र्याचे लफडे पडले होते डेहराडूड येथील एका अधिकाऱ्याने कुत्री पाळली व बदली झाल्यावर तिला तेथेच टाकून तो निघून गेला गरीब बिचारी तुकडे शोधत अर्धपोटी हिंडत असे ती वाझ्याकडेही अन्नासाठी येईल मी तिला रोज चतकोर नितकोर घालू लागलो पुढे तिला पाठीवर पिले झाली त्यापैकी बरीच पिले कोणी कोणी घेऊन गेले तरी तीन पिले उरलीच त्यांना मी भाकरा तुकडा टाकत असे पुढे त्यापैकी एक पिलू आजारी पडून मोठमोठ्याने केकाटू लागले त्याचा मला फार त्रास होत असे पण मी त्याची फार काळजीपूर्वक जोपासना करीत होतो किवा के केव्हा रात्रीतून मी त्याच्यासाठी दहा बारा वेळा उठलेला आह इतकी काळजी घेतल्यासारखे ते दुखण्यातून बचावले याचा मला फार आनंद झाला बाहेरच्या तुरुंगातच माझा जनावरांशी अधिक संबंध आला मला कुत्र्यांची भारी आवड आहे स्वतः मी कुत्रे पाळलेही होते पण इतर गोष्टींचा गडबडी त्यांच्याकडे मला द्यावेत असे लक्ष देता येत नसे तुरुंगात अनेक प्राणचा सहवास मला घडला हे त्यांचे माझ्यावर फार उपका झाले म्हणावायचे आपल्या लोकांना घरात वाळगणे फारसे आवडत नाही आणि एकंदरीत आपण अहिंसावृत्तीचे असलो तरी जनावरांशी आपली वागणूक बरीच व निष्काळजीपणाची असते हिंदू लोक गाई लागदी देवाप्रमाणे मानतात व तिच्यावरून दंगिही होत असतात पण तायीला मोठ्या ममतवागवितात असे मात्र नाही भक्ती व ममताळूपणा यांच पटत नसावसत निरनिराळ्या राष्ट्रांनी निरनिळ्या जनावरांना आपल्या महत्वाकांक्षिची व स्वभावाची प्रतिकी म्हणून मान्य क्लिआ अमरिक व जर्मनीचा गरुड इंग्लंडचा सिंह व बुलडॉक फ्रान्सचा लढाऊ कोंबडा व झारच्या रशियाचा अस्वल वगैरे प्रतिके जगप्रसिद्ध आहेत राष्ट्राचा स्वभाव बनविण्याच्या कामी या प्रतिकरूप जनावरांचा कितपत उपयोग होत असेल बरे वरील जनावरे चढाऊ व लढावृत्तेची असून हिंसेने उपजीविका करणारी आहेत या शापतांची प्रतिके वागवून जे लहान आठचे मोठे झाले त्यांनी त्यांचे जाणून बुजून करावे व त्यांच्यासारखी चढाईची व हिंस्र अशी वृत्ती दाखवावी यात काय आश्चर्य आणि गायीला दैवत मानणारा हिंदू गायीप्रमाणेच गरीब व निवळा यात नवलते कसलें